वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग चौपन्नावा त्या महावृक्षाखाली रात्री सुखरूपपणे झोपून निरभ्र सूर्य उगवताच ते त्या प्रदेशाहून निघाले भागीरची गंगा जेथे यमुनेला जाऊन मिळते त्या देशाच्या रोखाने मोठे अरण्य सोडून ते चालले जात असताना नाना प्रकारचे भूभाग आणि मनोहर प्रदेश जे त्यांनी पूर्वीकधी बघितले नव्हते ते जेथे तेथे पाहात ते, ते यशवंत चालले फुललेले नाना प्रकारचे वृक्ष सोई सोयीने पाहत जात असता राम लक्ष्मणाला दिवस माळवत असता म्हणाला लक्ष्मण प्रयागाच्या आसपास पुष्कळ धूर निघत आहे मला वाटते जवळपास मुनी असावेत गंगा यमुनांच्या संगमापण आलो की पाणी पाण्यावर आपटून निघणारा ध्वनी हे ऐकू येते वनात राहून उपजीविका करणाऱ्यांनी मोठमोठी लाकडे कापून टाकलेली आणि हे आश्रमात नाना प्रकारची झाडेही तोडलेली दिसत आहेत सूर्य अस्तारा जात अस्तार ते दोघे धनुष्यधारी रमात्रमत गंगा यमुनांच्या संगम स्थळी मुनींच्या वस्तीस्थानापाशी येऊन पोहोचले राम आश्रमाशी येताच हरिण आणि पक्षी भयभीत ठेवले थोड्या वेळ वाट चालल्यावर ते भरद्वाजाकडे पोहोचले मग आश्रमात गेल्यावर मुनींच्या दर्शनाची इच्छा धरून ते दोघेवीर सीतेसह दूर उभे राहिले आश्रमात प्रवेश केल्यावर शिष्यगणांसह असलेले महात्मा ऋषी रामाला दिसले त्या व्रतसिद्धी मिळवलेल्या एकाग्र मनाचा तपाने दृष्टी लाभलेल्या व अग्निहोत्र सांभाळून हवन करीत आलेल्या महाभ ऋषीना रामाने सीतालक्ष्मणासह अभिवादन केले लक्ष्मणाग्रजाने आपली ओळख त्यांना करून दिली भगवन आम्ही उभयता दशरथाचे पुत्र राम लक्ष्मण आहोत ही माझी पत्नी कल्याणी वैदेही जनकाची मुलगी ही अनिंदिता माझ्यामागून निर्जन तपोवनात आली आहे वडिलाने मला देशाबाहेर घालवून दिला असता हा माझा प्रिय व्रतधारी धाकटाभू सुमित्रा पुत्र वनात माझ्याबरोबर भगवान वडिलाने ठरवून दिल्यामुळे आम्ही तपोवनात प्रवेश करीत आहोत तेथे फळेमुळे खाऊन आम्ही धर्माचेच पालन करणार आहोत धीमान राजपुत्राचे ते बोर्णे ऐकून त्या धर्मात्म्याने गाय आरोग्य आणि उदक वनातल्या मुळा आणि फळापासून बनवलेली नाना प्रकारची मिष्ट खाद्ये त्या तपस्वी मुनिनी त्यांना दिली आणि त्यांच्या निवासाची निवासाचीही सोय केली हरिण आणि पक्षी यांनी आणि मुनिनी चहूबाजून वेढलेले भरद्वाज ऋषी आलेल्या नामाचा सत्कार करून स्वागतपूर्वक त्याच्याशी बोलले तो सत्कार ग्रहण केल्यावर बसलेल्या राघवाला भरद्वाज धर्मयुक्त वचन बोलले काकुच्या फार दिवसानी तुला मी येथे आलेला पाहत आहे तुला विनाकारण बाहेर घालून दिल्याचे माझ्या कानावर आले होते महानद्यांच्या या संगमापूला अशी ही जागा आहे पुण्य आणि रमणी येथे आनंदाने राहावे भरद्वाज असे म्हणाल्यानंतर सर्व हितांविषयी दक्ष असणारा राम योग्य रीतीने बोल उत्तरला भगवान येथे जर मी राहिलो तर नगरवासी आणि ग्रामवासी लोक मला येथे भेटणे सुलभ आहे असे बघून मला आणि वैदेहीला पाहण्याच्या इच्छेने या आश्रमाला येतील असे मला वाटते या करता मला येथे राहणे पसंत नाही भगवान एकांतातले असे एखादे स्थान पहा की जेथे सुखात वाढलेली ही जनक कन्या वैदेही रमेल रामाचे हे हेतू समजावून समजावून देणारे योग्य बोलणे ऐकून महामने भरद्वाज म्हणाले ताता येथून दहा योजन दूर एक डोंगर आहे तेथे महर्षी नित्य जातात तो पवित्राने दिसायला शुभासा पर्वत आहे त्यावर तू राहावीस तेथे गोलांगोले फिरतात वानरणे वृक्ष राहतात गंधमाधनासारखा तो चित्रकूट नावाचा पर्वत आहे चित्रकूटाची शिखरे एकदा एक माणसाने पाहिली की त्याचे मन कल्याणकारक गोष्टीवरच मोहाकडे जात नाही तिथे पुष्कळ ऋषी शेकडो वर्षे विहार करून तपाने सदेह हो स्वर्गाला गेले आहेत तिथले राहणे माणसांच्या राबच्यापासून अगदी एका बाजूचे तुला सुख देण्याजोगे होईल असे मला वाटते किंवा रामा वनवासाचे दिवस तू येथेच माझ्या संगतीत काढ भरद्वाजाने आपल्या प्रिय अतिथीचे त्याच्या भारेसह आणि भावासह मोठ्या आनंदाने स्वागत केले प्रयागात महर्षींच्या जवळ राहून रामाचे ते पुण्यमय रात्र नाना प्रकारच्या गोष्टी करण्यात गेली सुखात वाढलेला राम सीतालक्ष्मणासह श्रांत हो भर, भरद्वाज आश्रमात त्या रात्री सुखाने राहिला रात्र रून दुसर दिशी प्रभातका भरद्वाजाक जाऊन तो नरश्रेष्ठ दैदीप्यमान मुनिनाला सत्यशील भगवान यथे अपने आश्रम आम्हे रही आता अपन आम अनुज्ञा दी ती वस्तीन भरद्वाज मोड़ गोड़, गोड़ मुड़े फुक्त आ चित्रकूटाक तुम्हें जा महाशक्तिशाली रामा तिथला तुझावास उपयुक्त हो मे वाटते नाना प्रकारचे वृक्ष किन्नर सर्प वास करीत असलेला मोरांच्या नागांनी धुमधुम दिला मोठमोठ्या हत्तींचा वावर असलेला असा तो चित्र आहे तू तेथे जा तो पुण्यमय वातावरण असलेला रमणी आणि विपुल फळेमुळे असलेला पर्वत आहे त्याच्या हरण्यात हत्तींचे आणि हरणांचे कळपच्या कळप कलव फिरताना तुला दिसते नद्या झरे जेथून वाहतात अशी पर्वत शिखरे आणि दऱ्याखोऱ्यातले पाण्याचे पाठ हे सर्व सीतेसह फिरत असताना तुला दिसते आणि तुझे मन प्रफुल्ल होईल आनंदीत कर्कोचांच्या आणि कोकिलांच्या स्वराने दुमदुमत असलेल्या सुखदायी उत्कृष्ट शुभ आणि पुष्कळ मृगांच्या आणि मत्त हत्तींच्यामुळे रम्यता आलेल्या त्या आश्रयस्थानात जाऊन तू राहा अयोध्या चौपन्नावा सर्व समावेश